रचने वाजवली ती शेवटची रचना ही आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून तर ओंकारनाथाने जे माध्यम वापरलं ते स्वतःचा आवाज आणि ज्या तऱ्हेने समजा ते निलांबरी गात असत ना तितक्याच तीव्रतेने वंदे मातरम गाण्याचा प्रयत्न केला त्याने आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की निलांबरीची त्यांची मितवा ही जी रचना आहे ती अतिशय हेलावून टाकणारी रचना विरहगीतासारखी रचना परंतु कोणत्याही संगीताच्या भावनेमधून एक निश्चित भावना सांगितली जात नसते तर केवळ तुम्ही हेलावले जात असता हेच त्याचं खरं असतं बाकी तुम्ही भावना जोडता ते तुम्ही स्वतःच्या आठवणीतून जोडत असता पण त्या गीतामधून काय होतं तर तुम्ही हलता एवढं होतं आणि म्हणून ते हलवण्याचे प्रयत्न जे केले ते एक जुन्या माध्यमातून म्हणजे केवळ भारतीय संगीतामध्ये आवाज महत्वाचा मानला झालाय ते ओंकारनाथांनी तसा वापर केला त्यांनी तंबोरे आधी वापरले ते सुद्धा असे की त्यामध्ये हो काहीतरी भावस्थिती निर्माण व्हावी तुमची त्यांची ध्वनीमुद्रण ऐकून बघा पाच मिनिटाच्या साडे मिनिटाच्या ध्वनीमुद्रणात सुद्धा आधी तंबोरे रजिस्टर झाल्याशिवाय त्यांनी गायला कधी सुरुवात केलेली नाही नायतर गवई गायला स्वतः उत्सुक असतात तंबोऱ्याने वेगळं काही साधत असं त्यांना वाटत नाही पण ओंकारनाथांना असं वाटत होतं की नाही हे तंबोरे चांगले गुंजन झाल्याशिवाय माझ्या आवाजातून त्याचं नातं किती महत्वाचं हे तुमच्या ध्यानात येणार नाही ह्यात सुद्धा त्यांनी तंबोरे वाजून ठेवले तंबोरे जुळवलेले नाही आहेत वाजते ठेवले हे महत्वाचं आहे आणि या उलट ए आर रेहमान हे आता आधुनिक युगात आले त्यांच्याकडे सिंथसायझस आहेत त्यांनी काय काय अनेक प्रकार करून पाहिले आपल्या ध्यानात आला असेल की यांनी ट्रम्पेट सारखा वापरला ओबोसारखा वापरला त्याला आंदोलनं दिले, त्याला एक्को इफेक्ट दिला मध्ये तंबोऱ्याचं स्ट्रमिंग दाखवलं लय आपली भजनाची घेतली परंतु तंबोरा वापरला नाही हे असे असंख्य प्रकार करून पाहिले हे कशासाठी तर स्वन रंग ज्याला म्हणतात टोनल कलर त्याच्यामधून काही साधलं जातं आज आपण हे सगळं ऐकतोय हे अतिशय ज्याला शत्रू राष्ट्र तशी ही जागा आहे हे ऐकायला म्हणजे ह्यामध्ये कोणताही ध्वनी त्याच्या मूळ ताकदीने आपण ऐकू शकत नाही परंतु तुम्ही जर हे चांगल्या पद्धतीच्या एखाद्या यंत्रणेमधून ऐकलं तर मी काय म्हणतो त्या स्वन रंगाचा आपल्याला प्रत्यय ते त्यामधून काहीतरी साधत असतं असं वाटेल आणि म्हणून मला असं वाटतं की वंदे मातरमच्या निमित्ताने जर विचार केला तर आता असं म्हणायला लागतं ला ला की राष्ट्रगीत कसं हवं तर मजा आहे विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा दोन गोष्टी आता सांगतो मी माझं विवेचन थांबवतो जनगणमनाच्या योग्यते विषयीचे वाद हे वेगवेगळ्या तऱ्हेचे आहेत तिकडे मी जात नाही मी एवढंच म्हणतो की जनगणमनाची चाल झाल्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या संगीतकारांशी बोलायचा प्रसंग येतो आपल्याकडच्या नाही परराष्ट्रातल्या कारण इथे परराष्ट्रीय लोकांना सर्व तऱ्हे आपल्याला माहितीये की सर्व वाद्यवृंदांना जगातल्या अधिकृत वाद्यवृंदांना सर्व राष्ट्रगीत वाजवावी लागतात तेव्हा भारतीय वाद्य आपण काय वाजवतो तसं दुसऱ्यांना ते कसं वाजताना वाटतं हे फार महत्वाचं आहे तेव्हा त्यांच्याशी बोलताना नेहमी असा मजेचा विषय निघाला की ते म्हणायचे काय की तुमची शेवटची ओळ आहे ना ती झाल्यानंतर पुन्हा आम्हाला असं वाटते की जय जय जय झालो तुम्ही संपलं नाही भारत भाग्य वे धा असं तुम्ही येणार असं आम्हाला वाटतं तुम्ही येत नाही सरळ भाग आहे ह्याचा वंदे मातारम सुद्धा सावर संपत नाही जय जय हे जय हे म्हणून वर सोडलं तर ते सुद्धा सावर संपत नाही कुठेतरी मनामध्ये याला टोनालिटी म्हणतात की आधार स्वराचं आकर्षण असतं की जिथून तुम्ही सुरुवात केली तिथे पुन्हा परत आलं म्हणजे पूर्ण झालं असं वाटतं आणि म्हणून लोकांना जे केवळ ज्यांना अशा बद्दल काही बघायचे नाही त्यांना असं वाटतं की पुन्हा एकदा दा दा द असं केलं की ते पूर्ण झालं असं वाटतं तेव्हा ही जी साक्ष आहे दुसऱ्याच्या कानांची ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा राष्ट्रगीतात काय काय हवं तर सोपेपणा हवा वगैरे वगैरे सगळं परंतु याबरोबर इतके सगळे संस्कृतीचे बंध त्यातून बोलत असतात हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे आणि म्हणून वंदे मातरमचा प्रवास हा एका तऱ्हेनं आमच्या संगीतकारांच्या विचारांचाच प्रवास आहे की त्यानिमित्ताने किती थरथरेचे विचार लोकांनी केले होते हे समोर येतं आणि शेवटी आमच्या संस्कृती संगीतशास्त्राचं एक आवडतं आहे कि संगीत हे इतकं महत्वाचं आहे की केवळ संगीतकारांकडे सो ते सोपवू नका असं वाक्य आहे जसं नेपोलियन म्हणायचं की वॉर्स आर सो इम्पॉर्टंट नेव्हर लिव देम टू जनरल सलोन तसं संगीत हे एवढं महत्वाचं आहे की केवळ संगीतकारांच्या हाती त्याला सोपवू नाका, त्यामुळे बरेच घोटाळे होतील असं एक तत्व आहे आणि दुसरं तत्व असं आहे की संगीत प्रत्यक्षात संगीत तर देतच असतं त्याच्या जोडीला बरंच काही संस्कृतीचं देत असतं ते, ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही कुठे आहात हे लवकर कळेल तेव्हा माणसांच्या संस्कृतीचं भान आणि त्याचं मान जर बघायचं असेल तर त्यांची गीत तपासा त्यांच्या गीतावरून त्यांच्या मनात काय चाललंय ते आधी कळेल आणि म्हणून ही सगळी गीत ऐकताना त्या त्या वेळेला माणसांच्या मनात काय होतं हे बघताना अतिशय आनंदाचा प्रवास झाला आणि मनात जे प्रश्न आले कधी त्या शंका होत्या कधी प्रश्न होते कधी समस्या वाटल्या कधी असं वाटलं की नाही ना हे नेहमी राहणारे प्रश्न आहेत हे कळलं हे किती बरं झालं म्हणजे उत्तरं शोधायची धडपड करण्याची जबाबदारी आपली नाही हे कळलं आणि म्हणून या सर्व विचारामधून आपल्यापर्यंत माझ्या मनामधली जी मतं होती ती मी आपल्या पुढे ठेवली आता आपण एक पंधरा मिनिट प्रश्नोत्तर करू शकतो आणि मगाशी सांगितलेली तेवढी पथ्य पाळावी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल वांदे मातारामच्या सर्व कर्त्यां माझ्यातर्फे आभार आता प्रश्नोत्तराला सुरुवात आपण करूया रानडे सरांचं आपण विवेचन ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेली पथ्य पाळून आपण प्रश्न विचारणार आहोत संगीताच्या दृष्टीने आपण बघितलं की एकच वाजवायचं राहिलं की ते आम्हाला कालच मिळालं की रवींद्रनाथ टागोरांच्या आवाजातलं पण वन्यमात्रम आहे म्हणजे आर एन टागोर टो ए आर रेहमान एवढा प्रवास झालेला आहे तर एक प्रश्न किंवा कॉमेंट विचारायची की आता तुम्ही म्हणाल की ए आर रेमाननी स्वर रंग हे केलं आपल्याला वाटतं की जे वेगवेगळे प्रकार संगीताने वापरले पण ह्या गीताची लोकप्रियता म्हणून शब्द कॅश करायला तो गेलेला आहे की अजूनही या गीताचा पगडा तेवढाच आहे जेवढा गेली एकशे पंचवीस दिसतोय त्याविषयी आपलं काही यासारख्या गीतांचा पगडा म्हणजे शेक्सपिअरच्या नाटकांचा पगडा जसा असतो तसा असतो म्हणजे त्याच्यामध्ये लाटा असते कधी ते लोकप्रियतेच्या शिखरा असतं ते कधी कमी होतं मग पुन्हा आठवण व्हायला लागते कारण ह्यासारख्या गीतांबरोबर ज्याला आपण नॉस्त्या जे म्हणतो ना तो घर हळवेपणा सुद्धा जुडलेला असतो तेव्हा प्रत्यक्षता आज राष्ट्रवादाला खरंच स्थान किती आहे प्रत्यक्षता राष्ट्रवादामुळे आमची आमची नेहमीची रोटी भाकरी आम्हाला मिळू शकते का आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा सर्व जीवनात प्रयत्न करत असतो मग राष्ट्रवादाचं महत्व फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आहे का म्हणजे असे जर प्रश्न विचारले तर प्रश्न विचारूनही तशी अवस्था निर्माण होईल त्यामुळं राष्ट्रगीतांचा एक भाग असा आहे की ते आपल्याला आपला भूतकाळ जिवंत करून दाखवतात आणि तो भूतकाळ आजच्या वर्तमानाचाच भाग आहे असं आपल्याला पटवून देतात आम्ही एकदम एकोणीसशे साली जगू शकत नाही जर एकोणीसशे नसतं तर नव्याण्णव आलं नसतं अठराशे पंच्याहत्तर नसतं तर एकोणीसशे नव्याण्णव उजाडलं नसतं हा भाग अनुभवाच्या थरामधून जर कुठे जाणवत असेल तर तो ह्या तऱ्याच्या गीतांच्या प्रवासातून जाणवत मी असं वाचल्याच आठवत कि सुभाष बाबूंना आझाद हिंद सेनेच मार्चिंग सॉन्ग म्हणून वंदे मातरम करायचं होतं पण त्यांच्या असं लक्षात आलं कि वंदे मातरमचं मार्चिंग सॉन्ग करणं फार कठीण कर आहे तर त्यामुळे त्यांनी जनगणमनं हे मार्चिंग सॉन्ग म्हणून निवडलं आणि असंही वाचण्यात आलं की पुढे जनगणमनं हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं याचं मोठं श्रेय जनगणमनं हे मार्चिंग सॉंगसारखं सुभाषबाबूने वापरलं ह्याला दिलं पाहिजे तर राष्ट्रगीताला मार्चिंग साँगसारखी चाल असावी किंवा नाही याबद्दल आपलं काय मत आहे सैनिकी संगीत हा एक खरं म्हणजे वेगळा विषय आहे आणि सैनिकांना ज्या तऱ्हेचं संगीत वापरायला लागतं त्यामध्ये लईचा भाग मुख्य असतो आपल्याकडे फार जुनी प्रथा अशी आहे की दरवेळेला सैन्याबरोबर वाद्य वाजतात आणि वाद्य जेव्हा सैन्यानी कुछ करायचं तेव्हा वाद्य वाजवली जायचे अगदी म्हणजे तुम्ही कृष्ण वगैरे वाजवत होते शंख हे सोडून द्या कारण पुढे शंख का अदृश्य झाला मला अजून कळले नाही आपल्या युद्धांमध्ये पुढे शंख गेला कुठेतरी परंतु अगदी बाबरापासून जरी पाहिलं तरी असं दिसतं की रात्री जरी स्वारीवर निघाले तरी वाद्य वाजवायचे म्हणजे शत्रूला जाग करण्याचा प्रकार होता तरी सुद्धा वाद्य वाजवली जायची कारण वाद्यांच्या तालामध्ये सैन्य चालणं त्यांची आगेकूच होणं हे सहज होतं आणि म्हणून संचलन करणं ह्यासाठी आवश्यक एक वेगळंच काही लागतं आणि ते संगीत आणि हे संगीत वेगळं व्हायला हवं